श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय अड़तीसावा लवकुश सैन्याशी लड़ती अश्वेधा श्यामकर्ण घोड़ा को पकड़ला है समझता शत्रुघ्न सैन्यस वन एका ऋषिकुमार ने घोड़ा बढ़ुन खेवला है समझता ही एक बाल लीला वाटु शत्रुघ्न अपने वीराने माला घोड़ा सोडवन घेवन पुढ़ चला त्याप्रमाणे काही सैनिक घोडा सोडवण्यासाठी पुढे आले तेव्हा लव त्यानं म्हणाला थांबा घोड्याला हात लावल तर तुमचे हात तोडून टाकेन रामाकडे ही बातमी सांगायला जा नाहीतर युद्धाला तयारवा रामाच्या प्रचंड सैन्याने लवाने पावसाच्या धारासारखा बाणाचा पाऊस पाडला सैन्य त्याला बळी पडू लागले सैनिक पाहताच तो बारा वर्षाचा एक मुलगा एवढा अफाट पराक्रम करीत होता अनेक शूर शूरवीरांसह शत्रुघ्न पुढे आला त्या कुमाराचा पराक्रम पाहून शत्रुघ्नही थक्क झाला शत्रुघ्नाचे लवाबरोबर वर तुंबळ युद्ध झाले लवाने शत्रुघ्नाचे सर्व शस्त्रे व अस्त्रे निष्प्रभ केली निर्वाणीचा रामरायाने दिलेला बाण शत्रुघ्नाने धनुष्यावर चढवला लवाने तो बाण अर्धा तोडला पण अर्धा भाग लवाच्या छातीत लागला आणि लवाला मोर्चा आली शत्रुघ्न रथाखाली उतरला आणि मुलाला निहाळून पाहू लागला शत्रुघ्नाला या बालकाविषयी अत्यंत प्रेमाचा उमाळ आला त्याला स्नेहाने भरते आले त्याला दहीवरून येऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने लवाला उतरून रथात ठेवले त्याला शुद्धीवर आणण्यासाठी शत्रुघ्नाने खूप प्रयत्न केले तो शुद्धीवर येत नाही असे पाहून शत्रुघ्नाने लवाला रथात घालून रामापुढे नेण्याचे ठरवले आणि सैनिकांना श्यामकर्ण घोडा आणण्यास सांगितले आश्रमातील मुलांनी आश्रमात जाऊन सीतेला सर्व वृत्तांत कळवला तेव्हा सीता शोक करू लागली इकडे कुशाला वनात अनेक अक्षकून होत होते पावले जड झाले होती मातेला भूक लागली असेल म्हणून तो भराभर चालण्याचा ता प्रयत्न करीत होता आश्रमात येऊन पाहतो तर लव कोठेच दिसेना लवाला सैनिकांनी बांधून नेल्याचे कळताच कुशाने आपल्या आईचे सांत्वन केले अतिधनुष्य बाण घेऊन कुषाने शत्रुघ्नाच्या सैन्याला आव्हान दिले कुशाने एक एक दिव्य बाण सोडण्यास सुरुवात केली रामाच्या सैन्यातील वीर कुशाचा अपाट पराक्रम पाहून घाबरून गेले कुषाने शत्रुघ्नावर एक तीक्ष्ण बाण सोडून शत्रुघ्नाला विद्य केले तो मुर्चीत पडता सारे सैन्य रथ सोडून पळून जाऊ लागले लवाचा शोध घेत झेत कुश प्रत्येक रथ पाहू पण लव कुठेच दिशेना केवटी शत्रुघ्नाच्या रथात लव मूर्छित होऊन पडलेला दिसला त्याने लवाला हृदयाशी धरताच लव शुद्धीवर आला ते श्यामकर्ण घोडा घेऊन पुन्हा शत्रुसैन्याची वाट पाहू लागले घायाळ झालेल्या रामाच्या सैनिकाने धावत जाऊन दोन ऋषिकुमारांनी आपला श्यामकर्ण घोडा पकडल्याचे आणि शत्रुघ्नाला मूर्छित केल्याचं सर्व वृत्तांत रामाला सांगितला सर्वजण काळजीत पडले रामाने लक्ष्मणाला मोठे सैन्य देऊन ऋषिकुमारांवर पाठवले लवकुशांनी अफाट सैन्य पाहिले न डगमगता ते युद्धाला सज्ज झाले कुश म्हणाला आता आपल्याला धनुष्य कोण देई लवकुशांनी त्यांचा जो कुल पिता सूर्य त्याची प्रार्थना केली आपल्या बालकांची प्रार्थना ऐकून सूर्य प्रसन्न झाला सूर्याने प्रसाद रूपाने अक्षय बाणांचा भाता पृथ्वीवर टाकला सूर्याला मनपूर्वक नमन करून लवाने तो भाता हातात घेतला का हा ईश्वरी कोप झाला शत्रू सैन्यातून जे वीर धनुष्यावर बाण सरसावून येत होते त्यांचे हात लवकुशांच्या अचूक सरसंधानाने अकस्मात उडाले लवकुशांच्या बाणाच्या टणत्काराने रामाच्या सैन्यातील वीर रणांगणात पडू लागले इतक्यात रुधी नावाच्या रामाच्या राक्षस मित्राने आकाशातून उड्डाण केले आणि लवाच्या हातातील धनुष्य धडप घालून पळवून नेले लव ही आकाशात उडत गेला आणि रुझिला मुठीच्या एका ठोशाने ठार मारून त्याला राणांगणात पाडले लवाचा हा पराक्रम पाहून लक्ष्मणाने लव खोश यांना वेगळे करून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भोवती शत्रुसैन्याचे चोवीस वेडे होते त्यांना लव आपल्या पराक्रमाने जिंकू लागला महान योद्धे लवाला शरण येऊन आपल्या प्राणांची याचना करू लागले लवाने लक्ष्मणाची निंदा केली त्याच्यावर अनेक अस्त करून शेवटी लक्ष्मणाला रथहीन केले आणि नादास्त्र मारून मंत्रमुग्ध केले तेव्हा तो रणांगणावर मूर्छित पडला उषाने कालजीताच्या सैन्याचा वेडा असाच पराजित केला कालजीताला ठार मारून तो लवाला येऊन मिळाला इकडे राम भरताला म्हणाला लक्ष्मण अतिशय पराक्रमी आहे पण त्याला सांग बालकांना ठार मारू नकोस त्यांची माता शोक करेल त्यांच्यावर बाणाचा उपयोग करू नकोस मोहनास्त्र घालून जीवंत त्यांना आवेश देता लक्ष्मणाचा राग फार वाईट आहे त्याला आवध बालकांची नीट चौकशी कर त्यांचे माता पिता कोण यांची चौकशी कर आणि रथातून लवकर घेऊन येत मुलांवर व त्यांच्या आईवर अन्याय होऊ देऊ नको हे बोलत असताना सीतेच्या आठवणींनी प्रभू रामचंद्रांचा कंठ दाटून आला तेवढ्यात रणांगणातून घायल झालेले वेळ धावत येऊन कालगीत मेल्याचे आणि लक्ष्मण मूर्छित सामगू लगे ऐको राम ह्वरी असे होने शक्य नहीं अध्याय अड़तीस पूर्ण